श्लोक तिसरा रूप न रूपमत्स्य तथोपलभ्ये नातो न संप्रतिष्ठा अश्वथ मेनम सुविणन वर्ण केले त्याप्रमाणे इहलोके याचे स्वरूप उपलब्ध होत नाही याला अंत नाही आणि आधीही नाही व स्थिती नाही अत्यंत दृढमूल अशा या अश्वथ वृक्षाला बळकट अशा असंग रूपी वैराग्यजन्य ज्ञानरूपी शस्त्राने छेदून एवम तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगितला आणि आधीची ही मुळे उपपती परिसवली सविवळे आता परिस उन मुळे कैसे नी आणि खालची ही मुळे तुला खुल्याशा स्पष्ट दाखवली आता हा संसार वृक्ष कशा प्रकाराने उपटलं जात ते ऐक परी तुझ्या हन पोटी ऐसे गमेल किरीटी जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काई असे परंतु अर्जुना तुझ्या मनात कदाचित असे वाटेल कि या एवढ्या झाडाला उपटेल असे एवढे साधन काही आहे का के ब्रह्म शेवटवरी उर्ध्व थोरी आणि मूळ त नि असे कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ कोठे निराकार मनुष्य रूपी हा संसार वृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादी स्थाबरापर्यंत विस्तारतो व दुसऱ्या मनुष्य रूपी मुळांनी मध्ये विस्तारतो ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करी यळुवटू धरी सी भावो असा हा संसार वृक्ष बळकट व अमर्यादा आहे तर आता याचा शेवट म्हणजे उठून टाकणे कोण बर करील असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस परी हा उन्मुळा वया दोषे येथ सा या सचि काय बाळा बागुल देशे दवडावा परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत म्हणजे श्रम काही नाहीतच मुलाकरता म्हणजे लेकराची भीती नाही शिवावी म्हणून बागुलबुआला खरोखर देशोधडीला लावावा लागतो का गंधर्व दुर्ग कायी पाडावे काय शश मोडावे होवावे मग तोडावे ख पुष्पकी ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहिजेत का सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे का आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे असं आहे का माऊन मुळनी दर काईसा तरी त्याप्रमाणे अर्जुना हा संसार वृक्ष जर खरा नाही म्हणजे केवळ मिथ्याभास आहे तर मग याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजारी ते वांझेची घरभरी आम्ही संसार वृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा म्हणजे विस्ताराचा जो प्रकार सांगितला तो प्रकार जसं काही वांझेची घर भरून लेकरे आहेत असे सांगण्याचे प्रकारा पैकीच आहे काय की जतीचे स्वप्नीची ती ये बोल तैशी जाणते कहाणी दुगडीची ते जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची त्याप्रमाणे या संसार वृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज वाचून आम्ही निरुपिले जैसे आणि तैसाची याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसार वृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच स्वरूपे करून खरा असता तरी कोणाचे निसंताने निपजतीय या उन्मूळने काय फुंकिली या गगने जाई जे लगा तर कोणता असा मायेचा पुत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल अर्जुना नुसत्या फुंकण्याने हे एवढे आकाश उडून जाईल का म्हणून पै धनंज या आम्ही वाया कासवीचे नि तुपे राया बोगरिले जैसे म्हणून अर्जुना आम्ही जे या संसार वृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे कसे तर जशी राजाला कासवीच्या तुपाची मेजवानी करावी तस मृग जळाची गातळी तीए दिर्जुन मृग जलाची तळी आहे ती दृष्टीने दुरूनच पहा याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील का मूळ अज्ञानाची तबला टिके मातयाचे कार्यके म्हणून गार्जुना या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे तर मग त्याचे कार्य ते केवढे काय किमतीचे असणार म्हणून संसार वृक्ष खरा कोठून असणार तर तो मिथ्याच आहे आणि तू या ऐसे बोली जे जे काही तेही साचची पाही एकेपरी आणि या संसार वृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज तरी प्रबोधू तव निद्रे काय अंतु आहे की रात्री न सरे तयार होते तर जो पर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे का अथवा रात्र सरली नाही तो पर्यंत आधी उजाडत नाही जैसे तव पार्थ विवेकुनुधवी तव अंतु ना त्याप्रमाणे अर्जुना जोपर्यंत नाही जो तो पर्यंत या संसार रुपी वृक्षाला अंत नाही वाजते वारे निवांत जवनरा तव तरंगता अनंत म्हणावीची की जो पर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत राहत नाही तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे म्हणून नाहीशी झाली की संसार वृक्षाचा नाश होतो एवढ्या करता सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तैसे मूळ अविद्य खाय ते ज्ञान जै उभे होय तैची अंतु आहे नाही त्याप्रमाणे संसार वृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे म्हणजे नाहीसे करणारे ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार वृक्षाला शेवट आहे एरवी नाही तेवीची हा अनादी ऐसी ही आधी शाब्दी तो आळू नो अनुरोधी बोला याप्रमाणे हा संसार वृक्ष अनादि आरंभरहित आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसार वृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसार वृक्षाच्या अनादित्वास अनुसरूनच आहे जे संसार वृक्षाच्या ठाई साचो कार मा नाही तया आधी काय कोण होईल कारण की संसार तर स्वरूपाने खरा नाही तर मग जो स्वरूपाने खरं नाही त्याला कोणी आरंभ असेल का जे साच जेथून उपजे तया तया साजे आता नाही तो म्हणिजे कोठून जो खरोखर जेथून उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शकते आता जो स्वरूपे करून नाहीच त्याचा आरंभ कोठून म्हणायचा म्हणून जन्मे ना आहे ऐसिया सांगो कवन माये या नाही पणेची होये अनादिहा म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही तशाला कोण आई आहे म्हणून सांगू अर्थातच त्याचा आरंभ काय सांगायचा वांझेची आले कायची जन्म पत्रिका नभी निळी भूमिका के कलपूपा वांझेची मुलाला जन्मपत्रिका कोठची आकाशात निळी जमीन कोठे कल्पायची व्योम कुसुमांचा पांडवा कवणे देठू तोडावा म्हणून नाही ऐसिया भवा आधी कैची अर्जुना आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा म्हणून स्वरूपे करून जो नाही अशा संसाराला आरंभ कसला जैसे घटाचे नाही पण असतसा ना, समूळ वृक्ष जाण अनादिहा ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा म्हणजे प्रागभाव हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार वृक्ष अनादि आहे असे समज अर्जुनाए से नि माझी स्थिती आभासे काही संसार वृक्षाचे भासने मिथ्या आहे तरी भासतो अर्जुना याप्रमाणे पहा कि या संसार वृक्षाला आधी व अंत नाही मध्य स्थिती तो काही भासत असतो पण त्याचे ते भासणे मिथे आहे ब्रह्मगिरी हुनी नी गे आणि समुद्री हि किर नरी गे माझी दिसे वाऊ गे मृगांबूजे ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रास मिळत नाही तरी मध्येच कुठेतरी मृगजळ दिसते तैसा अद्यंती किर नाही आणि साचही न परी लटिकेपणाची नवाई पडी भा त्याप्रमाणे हे अर्जुना संसार वृक्ष आरंभी व अंति खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही परंतु खोटेपणाचे नबल असे आहे की तो नसून भासतो ना नारंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे तैसा नेणतया आपजे आहे ऐस ज्याप्रमाणे अनेक रंगाने भरलेले इंद्रधनुष्य दिसते त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसार आहे असे भासते ऐसे मी स्थितीची ए बुलवी अज्ञानाचे डोळे लागवी हरी मेखळे लोकू जैसा अशा रीतीने स्थितीकाली हा संसार वृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून म्हणजे साधूचे सोंग आणून लोकांना फसवतो तसा आणि नसतीची श्यामी का दिसे तैसी दिसो तरी दिसणे हि क्षणाय होय जाय आणि नसलेले आकाशात दिसतो तसा तरी ते दिसेनात होते आभासूहा क्षणिके रिताची गवप्नातील खोटे पदार्थ वस्तुत नाहीत तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात का तर नाही टिकत ते जसे क्षणिक बसणारे आहेत तशा क्षणिक भासणाऱ्या पद्धतीचा हा संसार वृक्षाचा आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे तरी पण ते प्रतिबिंब त्याला सापडत नाही त्याप्रमाणे हा संसार वृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्याला धरायला गेले तर म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर तो सापडत नाही तर आभास होणे बा अर्जुना लाटांचे होणे व जाणे या संसारभासाच्या होण्या जाण्याच्या उपमेला कमी पडते विजेचा उदय असत जरी अति त्वरित असत तरी वीज देखील त्याच्या बरोबरीला येत नाही तितक्या मानाने म्हणजे त्वरेने संसारभासाचे होते जैसा क्रीमोर तैसी स्थिती नाही तरुवरा ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो कि पाठीमागून वाहतो हे कळत नाही त्याची स्थिती जशी एकच एक, एक नसते त्याप्रमाणे या संसार रूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होत राहते एव आदी ना अंतुस्थिती ना रूपक ययासी आथी आता कायसी कुंथा कुंथी उनि याप्रमाणे संसार वृक्षाला आधी अंत व ही नाही व याला रूप नाही आता असे जर आहे तर हे अर्जुना याला उपटून टाकण्यात श्रमते काय आहेत आपुली ज्ञानासाठी नभता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडून या संसार वृक्षाच्या नाशाचा उपाय म्हणजे आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आहे अर्जुन हा नसलेला वृक्ष केवळ आपल्या अज्ञानामुळे बळावलेला आहे तर आता याला आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारी करून ज्ञान एण एक उपाय करीसी जितुके तिही गुंफसी अधिके रुखी याशिवाय एका ज्ञाना वाचून त्याच्या नाशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू संसार वृक्षात अधिक अडकशील अधि, खाली व वर किती फिरावे त्या फिरण्याला अंतच नाही म्हणून या संसार वृक्षाचे अज्ञान रूपी मूळच यथार्थ ज्ञानाने तोडून टाक एरवी दोरी चिया उरगा दांगा डांगा मेळविता पैगा तो शिणूची वाउगा केला होय या संसार वृक्षाच्या नाशा करता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच आहेत सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणाऱ्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते तर अवया गंगा डोनी धावता दांगा माझी बोहळे बुडीजे पैगा मृग जळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी रानमळ धावायला लागले तर त्याने खऱ्यात सापडून बुडावे उपाय आपण पे लोपे वारा विकोपी जाय अर्जुना त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमध्ये खटपट करणाऱ्याला साधनांचे जीवापाठ श्रम तो खटपट करणारा आपण स्वतः मरतो मनोनी स्वप्नीची आघाया ओखदचे ओसी धनंजया तेवी अज्ञान मोळा या ज्ञानची खडग म्हणून अर्जुना स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे त्याप्रमाणे अज्ञान रूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञान खडगच आहे परितेची लीला परजवे तैसे वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धी परंतु अरे तेच ज्ञानरूपी खडग सहज फिरवता येईल तसे वैराग्याचे न ना खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे उठले निराग्य सांडणे जैसा बमुनिया सुणे आताची गेले ज्या वैराग्याचा उठाव झाला असता या त्रिवर्गाचा म्हणजे स्वर्ग मृत्यू व पाताळ यांचा असा त्याग होतो कि जसं काही कुत्री आताच ओकून गेलेले आहे हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती सर्व पदार्थ संबंधाने हे दानगे वैराग्य पाहिजे मग देहा हंतेचे दळे सांडूनय एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे हे ज्ञान खडक कसे चालवावे मा या ज्ञान खडगावरील देहाभिमान रुपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धीरूपी मुठीत ते धरावे निसळे विवेकोधे उठणे एक ज्ञानरूपी खडग विवेकरूपी सहाणे वर पाजळलेले असावे व अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे अशा बोधाची त्या सणसणीत तीक्ष्ण धार असावी त्या मग त्या एकट्या पूर्ण बोधाने असावे परिनिश्चयाचे मुष्टी बळ पहावे आहे अशा निश्चयरूपी मुठी आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले कि मग ते अतिशुद्ध मननापर्यंत तोलून धरावे म्हणजे अद्वैत बोधाचे अतिशुद्ध असे चिंतन करावे पाठी हाती हातीये रा आपणया निद्यासे नंतर ज्ञानरूपी हत्यार व आपण निजाने एक झाल्यावर म्हणजे आपण ज्ञानरूप झाल्यावर अर्जुना आपल्या पुढे घाव मारण्यापुरते दुसरे हत्यार उरणार नाही ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे ने दिल उर कवन कडे ती आत्मज्ञान रुपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या अधिक्याने संसार वृक्षाला कोणीकडे शरदा गा जा अंबरा का उदयला रवी अंधारा घोटू भरी शरद ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढग रूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो ना, ना उपवड होता खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्न प्रतीती धारेचा वाहो करील तैसे अथवा जागे होता क्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठाव ठिकाण उरत नाही त्याप्रमाणे आत्मानुभव रुपी धारेचा प्रहार करीत म्हणजे संसार वृक्षाचा ठाव ठिकाणा उरू देणार नाही तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का हन शाखा जाळ ते काहीची न दिसे मृग जळ जेवी जेव्हा या संसार वृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृग दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही ऐसे आत्मून भवाश्वथाऊर्ध्व मूळाते अर्जुना अशा रीतीने आत्मज्ञान रूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसार तो छेदून म्हणजे आत्मविचाराने त्याचा निराश करून मग इदन जे मी ते रूप पाहिजे नाशानंतर येणारी आत्मानुभूती कशी घ्यावी वर सांगितल्याप्रमाणे विचाराने देहादी अनात्मतत्व रूप प्रपंचा निराश झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते त्या संबंधाने इदम भाव स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व इदमच्या सापेक्षा आपल्या संबंधाने अहमभाव म्हणजे मी पणा असतो आत्मस्वरूप असल्या कारणाने तेथे भिन्न नाही म्हणून ते आणि अहम, अहम इदम वृत्तीशून्य प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप ते आपले स्वरूप आपणच पाहावे मग दर्पणाचे नि आधारे एक ची करूनी दुसरे मुख पाहाते गव्हारे तैसे नको हो परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तऱ्हेने आपणच आपल्याला पाहतात तसे हे आत्मस्वरूपाला दृश्य त्रष्टा करून पाहणे नको हे पहाणे आयसे असे विरा जैसा न बोडली या विहीरा मग आपली ठाके अर्जुना हे आपले आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे विहीर उकरण्याच्या पूर्वी जरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी भरलेला असतो तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते ना, ना सरलेया, परते जेवी पया, नाइंध नाग्निजसा मूळ स्वरूपात येऊन मिळतो त्याप्रमाणे अर्जुना जे आपण आपल्याला सहज पाहणे आहे जिव्हे आपली चवीचा खणे चक्षु निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै जिभेने जशी आपली चव चा जसे आपले बुबुळ पाहावे त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहणे आहे का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरील लोळे नाना पाणी भरले खोळे पाणी अथवा तेच तेजात मिसळावे अथवा आकाशाने आकाशावर लोळावे किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे आपणची आपण या ते पाहिजे जे जे अद्वैते ते ऐसे होय निरुते बोली जातो असे आपणच आपल्याला द्वैत भावाने जे पाहायचे ते वर सांगितल्याप्रमाणे असे आहे हे मी खरे सांगतो